वाल्मिकी रामायण अयोध्या लक्ष्मणाला अंतःकरणातील दुःखाच्या कडाने झालेल्या गुह म्हणाला सुखकारक शेअत तुझ्यासाठी तयार करून ठेवली निश्चिंत मनाने तीवर तू विश्रांती घे हे सगळे लोक कष्टाला सरावलेले आहेत तू सुखात वाढेस रामाच्या संरक्षणाकरता आम्ही रात्रभर जागे राहू या जगात रामाहून प्रिय मला दुसरे कोणी नाही असे माझे तुला सांगणे सत्याचे शपथ घेऊन हे मी तुला सांगतो या लोके महान यश धर्माची आणि विपुल अर्थकामांची प्राप्ती याच्या कृपाप्रसादाने होण्याची मला आशा आहे म्हणून मी माझा प्रिय स्नेही राम सीतेसह झोपला हाती धनुष्य घेऊन ज्ञाती बांधवांसह त्याचे पूर्णपणे रक्षण करेन मी या मनात सतत फिरत असल्यामुळे मला इथे माहीत नाही असे काही नाही मोठे चतुरुंग सैन्य जरी चालून आले तरी आम्ही त्याला पुरे पडू त्यावर लक्ष्मण म्हणाला हे निष्पापा तुम्ही आमचे रक्षण करीत असताना आणि धर्माचेच पालन करीत असताना आम्हा कोणालाही येथे भीती वाटत नाही पण हा दाशर्थी सीतेसह भूमीवर झोपला असता मला झोणे किंवा जिवंत राहणे किंवा सुखे भोगणे हे कसे शक्य आहे देव असूर कोणी असोत कोणालाही युद्धात ज्याच्याशी सामना करणे शक्य नाही तो गवतावर सीतेसह सुखाने कसा झोपडाय पार जो मंत्र तपाने आणि सायासाने लाभला असा हा दशरथासारखेच लक्षणे असणारा त्याचा एकमय पुत्र आहे याला घालवून देऊन राजा फार खेळ जिवंत राहणार नाही ही पृथ्वी खरोखर लवकरच विधवा होणार मोठा कल्लोळ केल्यानंतर त्या श्रमाने स्त्रिया आता विसावल्या असतील बाबारे राज मंदिर यावेळी निरव शांत झाले असेल असे मला वाटते कौशल्या राजा आणि माझी आई सगळी या रात्री जिवंत राहतील की नाही कोणास शत्रुघ्नाचा विचार मनात येऊन माझी आई जरी जिवंत राहिली तरी वीरप्रसवा कौशल्या जर मृत्यू पावली तर ते दुःख केवढे प्रेमाच्या माणसाने भरलेली दिसायला सुंदर असल्यामुळे प्रेम ओढून घेणारे ती नगरी राजविषयक आपत्ती सापडल्यामुळे नष्ट होणार थोर मनाच्या आपल्या ज्येष्ठ पुत्राला न पाहता महात्म्या राजाचे प्राण शरीर शरीर कसे टिकून राजा गेला की कौशल्य नष्ट होणार आणि मग माझी आई सुद्धा मृत्यू पावेल गेले ते गेले संपले आपला मनोरथ पूर्ण न होता रामाला राज्यावर न बसताच माझे वडील नाही सेवतील तशी वेळ आली तर वडील वारले असताना त्यांच्यावर जे कोणी सर्व उत्तर क्रियेचे संसार करतील त्यांचे मनोरथ पूर्ण करतील जिच्यात रम्य चौक पाडलेले मोठ रस्त्याने जी विभागली आहे उंच उंच हवेल्या आणि मोठ मोठ्या प्रासादनी जी संपन्न आहे उत्तम उत्तम गणिका जिच्या शोभत आहेत रथ अश्व गज यांची जेथे गर्दी आहे तुतार्यांच्या ध्वनी जी धुमधुमून जाते सर्व प्रकारच्या कल्याण वस्तूंनी परिपूर्ण आहे धृष्टपृष्ट जनाने जी गजबजलेली आहे जिच्यात आरामस्थाने आणि उद्याने भरपूर आहे जिच्या जिच्यातला समाज सदा उत्सवप्रिय आहे त्या माझ्या पित्याच्या राजधानीत ते सुखाने विहरतील दशरथ महाराज जगतील का वनवासातून पुन्हा आम्ही परत जाऊन त्या व्रतनिष्ठ महात्म्याला पाहू का प्रतिज्ञा सत्य केलेल्या के रामासह आम्ही कुशल राहून हा वनवास पुरा करून अयोध्येत प्रवेश करू का असा दुःखार्थ होऊन तो, तो महात्मा राजपुत्र शोक करीत असता ती रात्र निघून गेली प्रजाहित मनात येऊन अशा रीतीने वडील बंधूच्या प्रेमामुळे तो, प्रेमा तो राजपुत्र मन मोकळेपणाने बोलत असताना गुह व्यथेने विव्हाळ झालेल्या हत्तीप्रमाणे त्याच्या दुःखाने विव्हाळ होऊन अश्रू राहू लागला अयोध्या खांडाचा एकावन्नावा सर्व समाप्त झाला